पठण करा या ग्रंथाच जो तुमच्याकडे दिव्य बोधाद्वारे पाठवला गेला आहे आणि नमाज कायम करा निश्चितच नमाज अश्लील आणि अपकृत्यांपासून रोखते आणि अल्लाचं स्मरण याहून मोठी गोष्ट आहे الحدث انت तुम्ही लोक जे काही करता ولا تجادلو اهل الكتاب الا بالتي هي احسن الا الذين ظلموا منهم وقولوا آمنا بالذي انزل الينا وانزل اليكم والاله هنا والالهكم واحد والاله هنا والالهكم واحد ونحن له مسلمون आणि conductance काही वाट घालू नका परंतु उत्तम रीतीनं त्या लोकांखेरीच जे त्यांच्यापैकी अन्याय असावेत आणि त्यांना सांगा आम्ही इमान आणला आहे त्या वस्तूवरही जी आमच्याकडे पाठवली गेली आहे आणि त्या वस्तूवर देखील जी तुमच्याकडे पाठवली गेली होती आमचा ईश्वर आणि तुमचा ईश्वर एकच आहे आणि आम्ही त्याचेच मुस्लिम आज्ञाधारक आहोत हे पैगंबर सल्लेला सल्लम आम्ही याप्रमाणेच तुमच्याकडे ग्रंथ उतरवला आहे म्हणून ते लोक ज्यांना आम्ही पूर्वी ग्रंथ दिला होता ते इमान या यावर इमान आणतात आणि या लोकांपैकी देखील बरेचसे यावर इमान आणीत आहेत के करता। तत्लू मिन मिन वला इनकार केवल काफी सलम तुम्हें ग्रंथ वी नौता अपने हाथी लिखित ही नौता जर असं असत तर असंकेत पडू शकत होते वस्तुत या उज्ज्वल निशाण्या आहेत त्या लोकांच्या अंतकरणात ज्यांना ज्ञान प्रदान केलं गेलं आहे आणि आम आमच्या आयतींचा इन्कार करत नाहीत परंतु ते जे अन्यायी आहेत का उतरवल्या ले गेल्या नाहीत या व्यतिरिक्त निशाण्या याच्या रबकडून सांगा निशाण्या तर अल्ला आहेत आणि मी केवळ सावध करणार आहे आणि काय या लोकांसाठी ही निशाणी पुरेशी नाही की आम्ही तुमच्यावर ग्रंथ उतरवला जो यांना वाचून दाखवला यात कृपा आहे आणि उपदेश त्या लोकांकरता जे इमान आणतात हे पैगंबर सल्ली सांगा कि माझ्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाह साक्षी पुरेसा आहे तो आकांक्षात आणि पृथ्वीवर सर्व काही जाणतो जे लोक असत्याला मानतात आणि अण्णाशी करतात तेच तोट्यात राहणार आहेत हे लोक तुमच्याकडे प्रकोप लवकर आणण्याची मागणी करतात जर एक वेळ निश्चित केली गेली नसती तर यांच्यावर प्रकोप आला असता आणि निश्चितच ठरल्यावेळी तो येणारच अशा परिस्थितीत अकस्मात कि यांना पत्ताही लागणार नाही लोक तुमच्या पाशी प्रकोप लवकर आणण्याची मागणी करतात वस्तुत जहानमने या काफिरांना विख्या घेतला आहे आणि त्यांना कळून चुकेल त्या दिवशी जेव्हा प्रकोपाने यांना वरून आच्छादल असेल आणि पाया खालून देखील आणि सांगेल की आता चाखत जाऊ त्या कृत्यांची जे तुम्ही करत होता या आमनू इन अर्दी फा फा हे माझ्या दासांनो ज्यांनी इमान आणलं आहे माझी भूमी विशाल आहे म्हणून तुम्ही माझीच बंदकी करत राहा प्रत्येक प्राण्याला मृत्यूचा आस्वाद घ्यावा लागणार आहे मग तुम्ही सर्व आमच्याकडेच परतवून आणले जाणार आहात ज्या लोकांनी इमान आणलं आहे आणि ज्यांनी सत्कृत्य केले आहेत उच्च बुलंद इमारती कालव्य सदैव किती किन मोबदला है कर्म करना लोकता संयम राखला है जे लोग अपने रोग वर भर भरोसा कित्येक जनावर आहेत जी आपलं अन्न घेऊन फिरत नाहीत अल्लाह त्यांना अन्न देतो आणि तुमचा देखील अन्नदाता तोच आहे तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो जर तुम्ही तुम्हें विचारृथ्वी और आकाशांधी निर्माण के लिए चंद्र सूर्याषीभूत है, है? तो अवश्य मनती अल्लाह ने लोग कठिन फसगत करते हैं अल्लाह है जो आम दासांपकी ज्याो रोजे विपुल करते ज्यातो तंग करते निश्चित अल्लाह प्रत्येक गोष्ट जानना है وَإِنْ سَأَلْتَهُمْ مَنْ نَزَّلَ مِنَ السَّمَاءِ مَاءً فَأَحْيَا بِهِ الْأَرْضَ مِنْ بَعْدِ مَوْتِهَا لَيَقُولُنَّ اللَّهُ ۚ قُلِ الْحَمْدُ لِلَّهِ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْقِلُونَ आणि जर तुम्ही त्यांना विचारलं कोणी आकाशातून पाणी वर्षवलं आणि त्याद्वारे मृत पडलेल्या जमिनीला जिवंत केलं तर ते अवश्य म्हणतील अल्लाहने सांगा स्तुती अल्लाहसाठीच आहे परंतु यांच्यापैकी बहुतेक जण समजत नाहीत आणि हे लौकिक जीवन काही नाही परंतु एक खेळ आणि मनोरंजन वास्तविक जीवनाचं घर तर पारलौकिक घर आहे हाय या लोकांनी जाणलं असतं فَإِذَا رَكِبُوا فِي الْفُلْكِ دَعُوا اللَّهَ مُخْلِصِينَ لَهُ الدِّينِ فَلَمَّا نَجْجَاهُمْ إِلَى الْبَرِّ إِذَا هُمْ يُشْرِكُونَ لِيَكْفُرُوا بِمَا آتَيْنَاهُمْ وَلِيَتَمَتَّعُوا فَسَوْفَ يَعْلَمُونَ جميع الناوات سبارتان جميع اپلا درم اللہ کرتان نکالا ستھون جميع منوانی کرتان لكن جميع الناوات हे बहुदेव वाद करू लागतात जेणेकरून अल्लानं दिलेल्या सुटकेबद्दल त्याच्याशी कृतज्ञता दाखवावी आणि लौकिक जीवनाची मौज लुटावी बरं तर लवकरच यांना कळून चुकेल काय हे पाहत नाहीत की आम्ही एक शांतीपूर्ण हरम बनवला आहे वास्तविक पाहता यांच्या समोरती लोक हिरावून घेतले जातात तरी सुद्धा हे लोक असत्याला मानतात आणि अल्लाच्या देणगीशी कृतज्ञता दाखवतात काय त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल जो अल्लाशी खोटे नाट्य रचित असावा अथवा सत्याला खोटं ठरवत असावा जेव्हा कि ते आले असावे अशा काफिरांचे ठिकाण जहन नाही काय जे लोक आमच्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील त्यांना आम्ही आमचे मार्ग दाखव आणि निश्चितच अल्लाह सत्कर्मीच्या आज समवेत आहे अल्लाच्या नावाने जो मेहरबान दयावान आहे بَتْرُوم فِي ادْنَى الْأَرْضِ وَهُمْ مِنْ بَعْدِ غَلَبِهِمْ سَيَعْلَمُونَ اَلِفْ لَامْ مِيمْ رومان लोक जवळजवळ भूमिवर पराभूत झाले आहेत आणि आपल्या पराभवनंतर काही वर्षाच्या आत ते विजयी होतील فِي بَدَاعَتِين لِلَّهِ الْأَمْرُ مِنْ قَبْلُ وَمِنْ بَعْدُ وَيَوْمَئِذٍ يَفْرَحُ الْمُؤْمِنُونَ بِنَصْرِ اللَّهِ يَنْصُرُ مَنْ يَشَاءُ وَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ अल्लाचा ला आहे ना अगोदर सुद्धा आणि तो दिवस असा असेल जेव्हा अल्ला प्रदान केलेल्या विजयावर मुसलमान आनंद व्यक्त करतील अल्लाह विजय प्रदान करतो ज्याला इच्छितो आणि तो, तो जबरदस्त आणि दयावान आहे ते वचन अल्लाहनं दिला आहे अल्लाह कधीही आपला वचन भंग करत नसतो 그런데 많은 사람들이 알지 못합니다. 그들은 이 세상의 삶을 분명히 알지만, 그들의 내세에 대해서는 무지합니다. 그들은 자신들이 창조한 하늘과 땅과 그 사이의 모든 것을 생각하지 않습니까? 그것들은 진실과 정해진 기한으로만 존재합니다. 그리고 많은 사람들이 그들의 주님과의 만남을 불신합니다. लोक जगातील जीवनाचा केवळ दर्शनही पहिलं जाणतात आणि स्वतःच गाफिल आहेत यांनी कधी आपल्या स्वतःशी मनन चिंतन केलं नाही काय अल्लाहानं पृथ्वी आणि आकाशांना आणि त्या सर्व वस्तू ज्या त्यांच्या दरम्यान आहेत सत्याधिष्ठित आणि मुदतीसाठी निर्माण केल्या आहेत परंतु बहुतेक लोक आपल्या रक्ष भेटीचा इन्कार करणारे आहेत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 हिंडले फिर जे कर पूर्व होली जमीनी खूब उधड़ हो तिना इतक वसवित नहीं पैगंबर दिव्य निशाने घुन आग अल्लाह अन्याय करना ना स्वतंत्र अन्याय करते सर ते शेवटी ज्या लोकांनी वाईट कृत्य केली होती त्यांचा शेवट फार वाईट झाला आणि या कारण असत कि त्यांनी अल्लाच्या आयतींना खोट ठरवलं होतं आणि ते त्यांची थट्टा करत होते अल्ला सृष्टीचा प्रारंभ करतो मग तोच तिची पुनरावृत्ती करेल मग त्याच्याकडे तुम्ही परतवले जाल आणि जेव्हा ती घटका उद्भवेल त्या दिवशी गुन्हेगार थक्क होतील त्यांच्या मानलेल्या भागीदारांपैकी कोणीही त्यांचा शिफारसी असणार नाही आणि ते आपल्या भागीदारांचा इन्कार करणारे म्हणतील ते उद्भवेल, सर्व जातील। इंकार भेटी लोटो है, है, है, है प्रकोपत हजर जी म्हणून पावित्र गान करा अल्हाच जेव्हा तुम्ही संध्याकाळ करत असता आणि जेव्हा सकाळ करत असता आकाशात आणि पृथ्वीवर त्याच्यासाठी स्तुती तुत आहे आणि पावित्र गान करा त्याचं तिसऱ्या प्रहरी आणि जेव्हा की तुमच्यावर दुपारची वेळ येते तो जीविताला मृतांतून काढतो आणि मृताला जीवितातून काढून आणतो आणि जमिनीला तिच्या मृत्यूनंतर जीवन प्रदान करतो अशाच प्रकारे तुम्ही लोक सुद्धा मृतावस्थेतून काढून आणले जालया त्यांच्या निशाण्यांपैकी हे आहे की त्याने तुम्हाला मातीपासून निर्माण केलं मग अकस्मातपणे तुम्ही मानव आहात की पृथ्वीवर पसरत चालला आहात आणि त्याच्या निशाण्यांपैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्या सजातीय पत्न्या बनवल्या जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा उत्पन्न केली निश्चितच यात बऱ्याच निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे मनन आणि चिंतन करतात आणि त्याच्या निशाण्यांपैकी आकाशांची आणि पृथ्वीची उत्पत्ती आणि तुमच्या भाषा आणि तुमच्या रंगांची भिन्नता निश्चितच यात बऱ्याचशा निशाण्या आहेत बुद्धिमान लोकांसाठी आणि आणि निशानेर निशाणपैकी तुम्स रे दिवस कृपा प्रसाद शोधण हो निश्चित बयाचा निशाने, निशाने आहेत त्या लोकान साथी जे वा मिन ज्यादा सानपूर्वक ऐक बिहिल बाद आशा पालवणारी आणि आकाशांतून पाण्याचा वर्षाव करतो मग त्याच्याद्वारे तो भूमीला तिच्या मृत्यूनंतर जीवन प्रदान करतो निश्चितच याच्यात बऱ्याच निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे अकलेचा उपयोग करतात आणि त्याच्या निशाण्यांपैकी हे आहे की, की आकाश आणि पृथ्वी त्याच्या अध्ययन स्थायी आहेत मग ज्या क्षणी तो तुम्हाला भूमीतून पुकारील एका अकस्मात तुम्ही निघून याल आकांशात आणि पृथ्वी जे आहेत त्याचे दास आहेत सर्वच्या सर्व त्याच्या सर्व, आज्ञाधीन आहेत तोच आहे तो, तो सृष्टीचा प्रारंभ करतो मग तोच तिची पुनरावृत्ती करेल आणि हे त्याच्यासाठी अधिक सुलभ आहे आकाश आणि पृथ्वीत त्याचं गुणवैशिष्ट सर्वात पडचड आहे आणि तो जबरदस्त आणि बुद्धिमान आहे तो खुद देतो। त्या काही दास असे सुद्धा आहेत का जे आम्ही दिलेल्या मालमत्तेत तुमचे समान वाटेकरी म्हणून असावेत आणि तुम्ही त्यांना असं भिता जसं आपापसात आपल्या तुल्यबाळांना भिता अशा प्रकारे आम्ही आयती उघड करून प्रस्तुत करतो त्या लोकांसाठी जे अकलेचा उपयोग करतात परंतु न आप हे आपल्या कल्पनांच्या मागे निघाले आहेत आता कोण त्या इसमाला मार्ग दाखवू शकतो ज्याला अल्लाहानं मार्ग नष्ट केला आहे अशा लोकांचा तर कोणीही सहाय्यक बनू शकत नाही मग हे पैगंबर सल्ल ला सल्लम आणि पैगंबरांच्या अनुवयानो एकाग्र होऊन आपला रोग या धर्माच्या दिशे स्थिर करा दृढ बना त्या प्राकृतिक स्वभावावर ज्यावर सर्वश्रेष्ठ अल्लाने मानव जातीला निर्माण केला आहे अल्लानं केलेली रचना बदलली जाऊ शकत नाही हा सगळी रास्त आणि योग्य धर्म आहे परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत मुनी बना अल्ला रुजु होता गटा या गोष्टीवर अल्लाकडे रुजू होत असताना आणि भय बाळगा त्याचं आणि नमाज कायम करा आणि बनू नका त्या अनेकेश्वर वाद्यांपैकी ज्यांनी आपापला धर्म वेगळा बनवला आहे आणि गटागटात विभागले गेले आहेत प्रत्येक गटाशी जे काही आहे त्यात तो मग्न आहे मिन मिन बिमा लोकांची स्थिती अशी आहे की जेव्हा त्यांना एखादा त्रास होतो तेव्हा ते आपल्या रबकडे रुजू होऊन त्याचा धावा करतात मग जेव्हा तो आपल्या कृपेचा काही आस्वाद देतो तेव्हा अकस्मात त्यांच्यापैकी काही लोक अनेकेश्वरवाद अवलंबू लागतात जेणेकरून आम्ही केलेल्या उपकाराबद्दल कृतज्ञता दाखवावी बरं महूच करा लवकरच तुम्हाला करून चुकेल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 आणि प्रमाण यांच्यावर उतरवला आहे की जो साक्ष देत असावा त्या अनेकेश्वर वादाच्या सत्यतेची जे हे करत आहेत जेव्हा लोकांना कृपेचा आस्वाद देतो तेव्हा ते त्याच्यावर फुलून जातात आणि जेव्हा त्यांनी आपण केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर एखादं संकट येतं तेव्हा ते अकस्मात निराश होऊ लागतात काय हे लोक पाहत नाहीत की अल्लाच रोजी विपुल करतो ज्याची इच्छितो आणि तंग करतो ज्याची इच्छितो निश्चितच यात पुष्कळ निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे इमान आणतात اتى ذا القربى حقه والمسكين ومن السبیل ذلك خير للذين يريدون وجه الله واولئك هم المفلحون म्हणून हे ईमानदारता नातेवाईकाला त्याचा हक्क दे आणि गरीब आणि वाटसरूला त्याचा हक्क ही पद्धत बेहतर आहे त्या लोकांसाठी ज्या अल्लाहची प्रसन्नता इच्छित असावेत आणि तेच सफल होणार आहेत जेव्हा तुम्ही देता जेणेकरून लोकांच्या मालमत्तेत मिसून त्याची वाढ व्हावी अल्लाच्या जवळ ते वाढत नाही आणि जी जकात तुम्ही अल्लाची प्रसन्नता प्राप्त करण्याच्या इच्छेनं देता ती देणारेच वास्तविकत आपल्या मालमत्तेत वाढ करतात